पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण चौदावे बौद्ध धर्माचे पुनरुत्थान करा रंगून दिनांक तीन बारा चोपन सभ्यगृहस्थ मला या पवित्र ठिकाणी अधिवेशनास बोलविल्याबद्दल येथील चालक मंडळीचे प्रथमता आभार मानतो या ठिकाणी जमलेले आपण सर्व बुद्धानुयायी आहोत जगातील इतक्या राष्ट्रातून बौद्ध धर्म प्रचलित असला तरी देखील त्याचा प्रसार जितक्या झपाट्याने व्हायला पाहिजे तितका झालेला नाही हे मला मोठ्या खेदाने म्हणावे लागते आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये सिलोन आणि ब्रह्मदेश ही दोन राष्ट्र बौद्ध धर्माभिमानी या दृष्टीने बरीच आघाडीवर आहेत असे दिसते परंतु माझ्या दृष्टीने या दोन्ही राष्ट्रांची बौद्ध धर्माच्या प्रचाराची कार्यपद्धती अगदीच वाखाण्याजोगी नाही सिलोमनमधील श्रीमंत स्त्रिया देखील खूप पैसे दान देतात पण धर्माच्या नावाने जमा होणारे हजारो रुपये ते धार्मिक उत्सव प्रसंगी निरर्थक खर्च करतात घरादारांना व झाडांना विजेचे दिवे लावून हवी ती आरस करण्यास ते पैसे खर्च करतात त्याऐवजी धर्मासाठी खर्च होणारा पैसा बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी खर्च झाला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे ऐश्वर आणि शोभा या गोष्टी भगवान गौतम बुद्धांना मुळीच पसंत नाही देशात धर्मप्रचाराच्या संस्था निर्माण करून त्यामार्फत महात्मा गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचे बी पेराव पण आपले सिलोनी बंदे असे का करत नाही यासे मला मोठे नवल वाटते तसे या देशातील लोकही धार्मिक उत्सवाप्रित्यर्थ हजारो रुपये खर्च करतात ते मीवर सांगितल्याप्रमाणे खर्च केले तर अल्पावधीतच आपणाला बौद्ध धर्माचा प्रसार करता येईल भारत देशाविषयी बोलायचे झालेच तर मला मोठ्या दुःखाने म्हणावे लागते की ज्या देशात गौतम बुद्धाचा जन्म झाला त्याच देशात त्याच्या धर्माचा लोप व्हावा अशी विचित्र घटना का घडावी तुमच्यापैकी फारच थोड्या राष्ट्रांना त्याची कल्पना असेल की हिंदुस्थानात ब्राह्मणांनी आपले हिंदू धर्माचे वर्चस्व पुष्कळ वर्षापासून अबाधित चालू ठेवले आहे परंतु ब्राह्मणांना मी आव्हान देतो की कोणत्याही निष्णात पंडितांनी बौद्धाच्या तत्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी माझी खात्री आहे की मी त्याचा पराभव केल्यापासून कधीही राहणार नाही प्राचीन काळी हिंदू धर्मात यज्ञविधीमध्ये गायीचा बळी दिल्याने स्वर्गप्राप्ती होते असे ब्राह्मण म्हणत असत बुद्धाचा त्यांना उघड सवाल आहे की अशा रीतीने जितक्या कालावधीत सर्वप्राप्ती होत असेल त्यापेक्षाही अधिक लवकर आपल्या वडिलांचा बळीदिल्यान स्वर्गप्राप्ती होईल मग हे लोक आपल्या बापाचा बळी का देत नाही एकीकाळी अशा रितीन वागणारे ब्राह्मण आता गोहत्या प्रतिबंधक प्रचार करीत आहत्त हा एक गौतम बुद्धाचा अहिंसा तत्वाचाच मोठा विजय आह ब्राह्मणांच्या खुळ्या कल्पना ब्राह्मणाव्यतिरिक्त ब्राह्मणीतर पक्ष भारतात बराच मोठा आह धर्माविषयी त्यांची स्थिती केविलवाणी झाली आहजारो दैवदैवता या दक्षामध्राह्मणी निर्माणकलआहेत कोणत्या देवाची उपासना केल्याने मुक्ती मिळेल हे त्यांनाही समजत नाही आपल्या बौद्ध धर्मात मोक्ष स्वर्ग या खुळ्या कल्पनांना स्थान नाही उलट मानवीजीवीत सुखा समाधाने घालावायचे असेल तर मानवाचे शुद्धाचरण अहिंसा समता आणि बंधुत्व या गोष्टीचा अवलंब करावा त्याशिवाय त्याला दुसरा मार्गच नाही या गोष्टी गौतम बुद्धाच्या धर्मातील तत्वे म्हणून प्रसिद्ध आहेत आणि हीच तत्वे मी माझ्या सहा कोटी अन्वयांना सांगितली आहेत ती त्यांना पटली आहेत पैशांच्या अभावी मी त्यांच्यासाठी आज काहीच करू शकलो नाही तरीपण अल्पावधीत मला योग्य ती साधे उपलब्ध झाली की बौद्ध धर्माचा प्रसार भारतात केल्यापासून मी कधीही राहणार नाही बौद्ध धर्माचे पुनरुत्थान मी पार्लमेंटमध असताना बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाविषयी काही गोष्टी करून टाकल्या आह भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आह मी जी घटना तयार केली ती पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठवली आहे ही एक गोष्ट दुसरी म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यात गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिले चरण धम्मचक्र परिवर्तनाचे घातले असून ते मी ब्रह्मदेशांचे अध्यक्ष डॉ जी पी मालासेकर यांच्या दृष्टीत पत्तीस आणली आहे हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे हे सर्व करताना मला हिंदू मुसलमान ख्रिश्चन व इतर पार्लमेंटच्या सभासदांचा विशेष विरोध झाला नाही इतके स्पष्ट आणि मुद्देसुद्धा विवेचन मी पार्लमेंटमधे केले होते